अध्याय अठरावा सूत्र एकूण पन्नासावेदा तदा तत् कुरुते रुजू शुभम वाप्य शुभम वापी तसष्ट अष्टावाक्र म्हणतात शुभ व अशुभ कर्मे करण्याचा प्रसंग येतो तेव्हा धैर्यशील पुरुष ती कर्मे सहजपणे पार पडतो कारण त्याचा व्यवहार बालकाप्रमाणे असतो बालक व ज्ञानीपुरुष यांच्यात थोडी समानता असते बालक मनाच्या स्वभावानुसार तर ज्ञानी फक्त स्वभावानुसार जगतो लहान मुल स्वतःच्या सर्व इच्छा पूर्ण करू इच्छिते बुद्धीचा विकास झालेला नसलेने शुभ किंवा अशुभ असा भेद लहान मुल करू शकत नाही बुद्धीच भेद निर्माण करते परंतु ज्ञानी मनाच्या नव्हे तर आत्म्याच्या स्वभावानुसार जगतो मन आणि बुद्धीचे अडथळे ज्ञानीपुरुषाने पार केलेले असतात बुद्धीचा उपयोग तो विवेकाने करतो म्हणून ज्ञानीपुरुष शुभ व अशुभ असा भेद करत नाही तो आपल्या आत्म्याच्या स्वभावाला जे अनुकूल असेल आवश्यक असेल तेवढे कार्य बालकाप्रमाणे करतो त्यात कोणत्याही प्रकारचा दुराग्रह नसतो असाच ज्ञानीपुरुष शांतीपूर्वक व सुखाने जगतो अध्या अठरावा सूत्र पन्नासावे स्वातंत्र्यात सुखमती स्वातंत्र्या लभते परम स्वातंत्र्या स्वातंत्र्यात परमम पदम अष्टावक्र म्हणतात धैर्यशील पुरुष स्वतंत्रतेमुळे सुख प्राप्त करतो स्वतंत्रतेमुळे श्रेष्ठ तत्व प्राप्त करतो स्वतंत्रतेमुळेच नेहमी सुखात जगतो व स्वतंत्रतेमुळेच श्रेष्ठ पदी विराजमान होतो आत्मज्ञानी सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतो वासना कामना तृष्णा अहंकार यामुळे मनुष्याभोवती बंधने निर्माण होतात या बंधनामुळे त्याला विषयांची गुलामगिरी सहन करावी लागते त्यामुळेच सुख दुःख हर्ष खेद या भावनांचा जन्म होतो तीच त्याची कर्मबंधने होतात व अनेक वर्षे भोगत राहतो आत्मज्ञानाशिवाय यातून सुटका होत नाही ज्ञानी पुरुषच या तत्वाला आत्मसात करून सर्व बंधनातून मुक्त होऊन परमश्रेष्ठ सुख प्राप्त करतो बंधनातून मुक्त होणे हीच स्वतंत्रता आहे तीच मुक्ती आहे सिद्धशैलेवर बसणे ही मुक्ती नाही कारण तिथेच बसणे व अन्यत्र न जाणे हेही एक बंधनच होते जिथे सक्तीने राहायचे असते तो तर तुरुंगच असतो त्या स्वातंत्र्य कुठलं आलं परमपद तर स्वातंत्र्य आहे व तेच श्रेष्ठ सुख आहे जीवाची सर्वात शेवटची अशीही अवस्था असते अध्या अठरावा सूत्र एकावन्नावे अकर्तृत्व भोक्तृत्व स्वात्मानो मन्येदा समस्ताय अष्टावाक्र म्हणतात जेव्हा मनुष्य आपल्या आत्म्याचे अकर्तेपण व अभोगते पण जाणतो तेव्हा त्याच्या सर्व चित्त वृत्तींचा नाश होतो मनुष्य करता नाही आणि भोगताही नाही तो कर्म करत नाही व त्याचे फळही भोगत नाही मनुष्य पापी नाही त्याच्याकडून पाप होऊच शकत नाही अशी वेदांताची घोषणा आहे परंतु मनुष्य अहंकारामुळे स्वतला आत्म्यापेक्षा व ब्रमापेक्षा वेगळा समजू लागला या अहंकारजन्य भ्रमामुळे तो स्वतःला करता समजू लागला करता मानू लागल्याने तो भोगताही झाला हेच त्याचे पाप आहे ज्या क्षणी तो आपल्या शरीरापेक्षा मन व अहंकारापेक्षा स्वतःला वेगळे व आत्मरूप मानू लागेल त्या क्षणी तो करताही राहत नाही व भोगता राहत नाही त्याच्याकडून पापही होत नाही आणि पुण्यही होत नाही आत्मज्ञानात त्याच्या सर्व चित्तवृत्ती शांत होतात त्याचा अहंकार गळून जातो मी पण संपुष्टात येतो मग कोण करता आणि कोण भोगता हे सांगणेही कठीण होते आत्मज्ञानाच्या स्थितीतच असे घडण्याची शक्यता आहे अन्यथा त्याचे करतेपण व भोगतेपण शिल्लक राहील व त्यामुळे तो पाप पुण्याचा भागीदार राहील अध्या अठरावा सूत्र बावन्नावे उच्छंखलाप्या कृतिका धीरस्य धीर न तू संस्पृह चित्त शांतीर्मूस कृत्रिमा। अष्टावक्र म्हणतात ज्ञानी पुरुषाची स्वाभाविक उच्छंखल स्थिती सुद्धा शोभून दिसते पण स्पृहायुक्त म्हणजेच आकांक्षायुक्त मनाच्या मूढ व्यक्तीची ढोंगी शांती मात्र शोभून दिसत नाही मनुष्यामध्ये इच्छा आहेत वासना आहेत या वासनामुळेच त्याला हे शरीर प्राप्त झालेले आहे जर या संसारात काही भोगण्याची काही करण्याची इच्छाच नसती तर त्याला हे शरीर मिळालेच नसते मातीचा कुंभ तेव्हाच तयार केला जातो जेव्हा त्यात काही भरायचे असते जर भरायचे काहीच नसेल तर कुंभ रांजन, भांडे तयारच केले जाणार नाहीत इच्छा वासना हे मनाचे गुण आहेत या वासनेमुळेच जगाचे अस्तित्व आहे वासनेमुळेच मनुष्य सारे रचनात्मक व विध्वंसात्मक कार्य करत जगाची आज जी काही स्थिती आहे ती वासनेमुळेच आहे म्हणून वासना हीच संसार आहे तिच्याशिवाय काही मिळत नाही जेथे इच्छा वासना आहेत तेथे धावाधाव हिसका आहे हिसकाहिसकी आहे संघर्ष आहे हिंसा आहे फार काय सर्व निर्माण कार्य ही सुद्धा वासना आहे परंतु आध्यात्मिक लाभ इच्छामुक्त झाल्यावरच पदरात पडतो तेव्हाच आत्मज्ञान होते व शांती मिळते इच्छा शिल्लक असताना शांतीची आशा धरणे म्हणजे मृगजण आहे त्यात तहान कधी भागत नाही जर कोणी वासनाधरी म्हणेल कि मी शांत झालो आहे मला अध्यात्मिक शांती प्राप्त झाली आहे तर ते त्याचे केवळ ढोंग आहे ती शांती दिखाऊ आहे पाखंडी वृत्तीने केलेली शांतीची जाहिरात आहे अर्धा तास कसे तरी ध्यान लावले थोड्या वेळ गायत्री मंत्राचा जप केला व कोणत्या आश्रमात बसून सांगू लागले की मला शांती प्राप्त झाली तर ती शांती नसतेच ते लोकांना फसवणे आहे ढोंग आहे जे शांत असल्याचे सांगूनही आतून अशांत आहेत त्यांची शांती ही केवळ बाहेरची पृष्ठभागावरची आहे व तिचा केव्हाही भंग होऊ शकतो या उलट ज्ञानीपुरुष इच्छा मुक्त झाल्याने खरी आध्यात्मिक स्वभावाची प्रगाढ शांती प्राप्त करतो कारण अशांतीचे कारण जी इच्छा वासना होती तीच नाहीशी झाल्यामुळे तो आता परमशांत असतो त्याची शांती स्वाभाविक असते असा ज्ञानी माणूस शरीराच्या व निसर्गाच्या स्वभावानुसार उचरुंकलता करेल तरी त्याला ती शोभून दिसे स्वामी रामकृष्ण परमहंसा उच्च भावावस्थेत सर्वजन ब्रम्ह आहेत या भावनेत भिकाऱ्याला वाढलेले अन्न खाल्ले होते ज्ञानी माणसाच्या उचरुंकलतेतही कोणताही विकार नसतो तिच्यात कोणतीच वासना व इच्छा नसते आतील घाण लपवण्यासाठी अनेक जण बाह्यांगी अवडंबर माजवून ती लपवू पाहतात पण आतूनच निर्माण झाल्यावर बाह्यांी शिष्टाचाराची सुद्धा ज्ञानीपुरुषांना बंधने उरत नाहीत अध्या अठरावा सूत्रत्रेपन्नावे विलसंती महाभोगैर विशांती गिरी गौरा निरस्त कल्पना धीरा अबद्ध मुक्त बुद्धय म्हणतात सर्व कल्पनांचा त्याग केलेला बंधन बंधनरहित आणि मुक्तबुद्धीचा धैर्यशील पुरुष काही वेळा महान सुखांचा उपभोग घेत त्या सुखांची क्रीडा करतो आणि काही वेळा पर्वतांच्या गुहांमध्ये राहतो ज्या ज्ञानीपुरुषाची इच्छा तृप्ती झालेली आहे त्याला कोणतीच इच्छा उरलेली नाही ज्याच्यात कोणतीच वासना नाही जो कल्पना व बंधने यातून मुक्त आहे तो मुक्त चित्त असलेला धैर्यशील पुरुष मोठे मोठ्या सुखांचा उपभोग घेत त्यांच्या समवेत क्रीडा करत सुद्धा त्यांच्यापासून पूर्णतः अस्पर्शी अलिप्त राहतो एखादा खेळ खेळल्याप्रमाणे किंवा नाटक केल्याप्रमाणे सारे क्रीडा करूनही त्या केवळ साक्षी भावाने काही प्रसंगी आवश्यक तेव्हा तो पर्वतातल्या गुहात सुद्धा तेवढ्याच सहजपणे राहू शकतो दोन्ही प्रकारच्या स्थितीमध्ये तो अनाग्रही असतो दोन्ही परिस्थितीच्या त्याच्या मनात समभाव असतो ज्या व्यक्तीचा काहीतरी भोगण्याचा किंवा काहीतरी सोडण्याचा त्याग करण्याचा आग्रह असतो तो सर्व नियम आणि संयम यात स्वतःला बंदिस्त करून कार्य करतो जो सिद्धांत रूढी परंपरा प्रथाप्रमाणे वागतो तो तर स्वतंत्रतेपासून शेकडो मैल दूर असून बंधनग्रस्त आहे ज्ञानी पुरुष सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन केवळ आत्मूपात रममान होऊन स्वच्छानुसार प्रियम दृष्ट्य धीरपी हृदिवासना अष्टावक्रम म्हणतात धैर्यशील पुरुषाच्या हृदयात पंडित देवता व तीर्थक्षेत्र यांची पूजा करण्यामुळे किंवा राजा स्त्री व प्रिय व्यक्ती यांच्या दर्शनामुळे कोणतीही वासना निर्माण होत नाही अज्ञानी माणसाची इच्छा वासना सदैव तृप्त असते ज्ञानाच्या वासनापूर्तीसाठी तो विद्वानांकडे जातो धन यश व पुत्रप्राप्तीसाठी देवतांची पूजा करतो प्रार्थना करतो आपली सर्व पापे धुतली जावीत म्हणून तीर्थक्षेत्रांची यात्रा करतो मंदिरात जाऊन अभिषेक करतो अर्चना करतो वारंवार प्रणाम करतो स्त्रीला पाहून काममोह जागृत झाल्याने तो तिची अभिलाषा म्हणी धरतो राजाची भाटगिरी करतो मंत्र्यांच्या मागे मागे फिरतो की काहीतरी पद निवडणुकीचे तिकीट मिळेल म्हणून भेटल्यावरही त्यांच्यामुळे कोणता स्वार्थ पूर्ण करून घेता येईल याचाच विचार असतो अष्टावक्र सांगतात की धैर्यवान पुरुष सुद्धा स्त्रिया राजा किंवा तीर्थक्षेत्र पाहतो पण त्यांच्यापासून त्याला काहीच मिळवायचे नसल्यामुळे त्याच्या मनात कोणतीच वासना निर्माण होत नाही जे मन वासनायुक्त असते ते स्वीकारी असते ज्ञानीपुरुष हा या भौतिक जगापासून काहीच अपेक्षा ठेवत नसल्याने कुणाच्याही दर्शनाने त्याच्या मनात कोणतीच वासनं निर्माण होत नाही भृत्यै पुल दोहित्रैश्चा गोत्रजी विहस्यधिकृत योगी न याती विकृती मनाक अष्टावा क्रम म्हणतात नोकर मुले पत्नी नातेवाईक व वा बांधवानी उपहासाने हसून धिक्कार केला तरीही योगी माणूस विकार वशे होत नाही अज्ञानी माणूस वासनाग्रस्त व वा अहंकारी असतो वासनेमुळेच त्याला मोह होतो व या मोहाची पूर्ती न झाल्यास त्याला क्रोध येतो मानसन्मानाची इच्छा होते व याचे मूळ कारण अहंकारच असतो जर मान मिळाला नाही कुणी तिरस्कार केला अपमान केला उपेक्षा केली तर त्याच्या अहंकारावर आघात होतो त्यामुळे तो संतप्त होतो व त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करतो द्रौपदीने कौरवांना उद्देशून आंधळ्याची मुले आंधळीच असतात असे उद्गार काढले तेव्हा कौरवांचा स्वाभिमान दुखवला गेला व ते चौतळून उठले त्याचाच परिणाम पुढे महाभारतीय युद्ध होण्यास झाला जगात या अहंकाराच्या प्रतापामुळेच अनेक संघर्ष व उलाढाली झालेले आहेत जला या अहंकाराला शांत करण्याची युक्ती व कला अवगत आहे तो आपले काम सहज सहजगत्य साध्य करून घेऊ शकतो पापाच्या मुळाशी जसा अहंकार असतो तसेच पुण्याच्या मुळाशी सुद्धा अहंकार असतो जो योगी पुरुष अहंकारापासून मुक्त झाला तो पापकृत्य करत नाही व तसेच पुण्यकृत्य सुद्धा करत नाही तो जसा आहे तसाच आपल्या आत्म्याच्या स्वभावात स्थिर असतो म्हणून अष्टावक्र म्हणतात कि योगी पुरुष अहंकार रहित झाल्याने आपल्या नोकऱ्यांनी मुलाने पत्नीने किंवा बांधवाने जरी उपहास केला धिक्कार केला तरी क्रुद्ध होत नाही कोणत्याही विकाराचा आहारी जात नाही कारण क्रोध व मानसिक विकार या सर्वांना जन्म देणारा अहंकारच त्याच्याजवळ शिल्लक नसतो अध्या अठरावा सूत्र छप्पन्नावे संतुष्टोपी न संतुष्ट खिन्नोपी न च तस आश्चर्य दाम ताम तादृष्ट्र म्हणतात धैर्यशील पुरुष संतुष्ट होऊन सुद्धा संतुष्ट होत नाही आणि दुःखी होऊन सुद्धा दुःखी होत नाही त्याच्या या आश्चर्यजनक स्थितीचे ज्ञान त्याच्यासारखेच अन्य ज्ञानी अज्ञानी व ज्ञानी यांच्यामध्ये अंतरयामी व बाह्यां बराच फरक असतो अज्ञानीच्या मनात अहंकार वासना तृष्णा लोभ माया मोह मत्सर क्रोध व हिंसा यासारखे अनेक विकार ठासून भरलेले असतात पण बाहेरून मात्र तो विनम्र सहनशील दयाळू दानशूर अहिंसक सेवाभावी त्यागी असा असल्याचा मुखवटा धारण करून फिरतो बाहेरून तर अज्ञानी माणूस शांत सुखी व प्रसन्न दिसतो पण आतून तेवढाच अस्वस्थ बेचेन व असंतुष्ट असतो या उलट ज्ञानी माणूस आतून सुद्धा शांत असतो पूर्ण संतुष्ट असतो त्याला काहीही इच्छा नाही व काही अपेक्षाही नसते त्याला तर जे सर्वश्रेष्ठ आहे तेच लाभ आहे आता मिळवण्यासारखे काहीही शिल्लक नाही म्हणून तो तृप्त आहे परंतु ही प्रगाढ तृप्ती काही तो बाहेर दाखवत नाही इतरांप्रमाणे सर्व कर्मे करताना तो असा दिसतो की जणू काही त्याला सुद्धा काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा आहे त्याला सुद्धा मान हवा आहे बाहेरून चिंतित दिसला तरी तो न कशाने दुःखी होतो न कशाने चिंताग्रस्त होतो ज्ञानी माणसाची अशी स्थिती इतरांसाठी आश्चर्यजनक असते व स्थितीचे खरे ज्ञान त्याच्याप्रमाणेच ज्ञानी असणाऱ्या दुसऱ्या आत्मरूप पुरुषालाच होऊ शकते अज्ञानी केवळ त्याची बाह्य कर्मेच पाहू शकतो त्याची आतली ज्ञानमय अवस्था फक्त दुसऱ्या ज्ञानी माणसाला उमसते अध्या आठवा सूत्र सत्तावन्नावे कर्तव्यतव संसारता पश्यूरय निर्विकार अष्टावाक्र म्हणतात संसार हा कर्तव्य रूप आहे वासनेच्या अभावामुळे शून्याकार आत्म रूपामुळे निराकार विकारशून्य व दुःख शून्य झालेला ज्ञानी पुरुष कर्तव्याची दखल घेत नाही त्याकडे पाहत नाही अष्टावक्र म्हणतात की हा संसार म्हणजे कर्तव्याचेच रूप आहे संसारात राहिल्यावर कर्तव्य करावेच लागते कर्तव्य न करता कोणी संसारात राहू शकत नाही या संसाराला जे काही रूप प्राप्त झालेले आहे ते आपल्या कर्तव्यामुळेच प्राप्त झालेले आहे कर्तव्य म्हणजे करण्या कृत्य अर्थातच ज्ञानीपुरुष ते पार पाडतच असतो पण ते करण्यामागे ज्ञानी माणसाचा आग्रह नसतो किंवा फळाची अपेक्षाही नसते संसारी माणूस कर्तव्य करताना चांगले वाईट शुभ अशुभ निंदास्तुती या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच कर्तव्य करतो कर्तव्य मागे संकल्प असतो अहंकार असतो म्हणून तो त्या कर्माची फळे चांगली किंवा वाईट भोगतो कर्तव्याची गती स्वर्गापर्यंत आहे सत्कृत्य करून तो स्वर्गसुख मिळवू शकतो परंतु मुक्तीसाठी ते बाधक आहे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हेच सांगितले की तू क्षत्रिय आहेस युद्ध करणे तुझे कर्तव्य आहे जर युद्धात मारला गेलास तर स्वर्गात जाशील जर जिंकलास तर पृथ्वीवरचे राज्य उपभोगशील पण असे नाही सांगितलं की तू मुक्त होशील कारण मुक्तीचा मार्ग हा कर्तव्यापेक्षा भिन्न आहे जो मुक्त होतो तो या जगातूनच मुक्त होतो असे नाही तर तो स्वर्गातूनही मुक्त होतो स्वर्गात उपभोग आहेत पण तेथे सुद्धा इच्छा आहे वासना आहे ऐश्वर्याची आकांक्षा आहे म्हणून इंद्र सुद्धा त्रस्त झालेले आहेत कधी कधी इंद्राचे सिंहासन पुण्याच्या जोरावर या जगातल्या महात्म्यांनी हलवले आहे तर कधी असुरांचा उपद्रव होतो त्यांना सुद्धा शांतता मिळत नाही केवळ ज्ञानीपुरुषच वासनायुक्त असल्याने पूर्ण मुक्तीद्वारा शांतीचा धनी होतो वासना नसल्यामुळे शून्याकार आत्मरूप असल्याने निराकार निर्दोष व दुःखरहित असल्यामुळे तो जगाकडे कर्तव्याच्या दृष्टीने न पाहता केवळ एखाद्या अभिनेत्याच्या दृष्टीने पाहतो तो केवळ परमात्म्यालाच करता मानतो ज्याला हे सत्य उमजत नाही तोच कर्तव्याच्या बाता करतो कर्तव्य संकल्प मनोबल महत्वाकांक्षा संघर्ष विजय त्यासाठी धाव। हे सर्व वासनात अडकलेल्या माणसाचे लक्षण व वर्णन आहे अध्याय अठरावा सूत्र अठ्ठावन्नावे अकुर्वनपी संक्षोभात व्यग्र सर्वत्र मूढधी कुरवनिश निरावात अज्ञानी माणूस कर्मे करीत नसताना सुद्धा इच्छा अहंकार वेळेला पुरुष सर्व कर्मे करीत असून सुद्धा शांत चित्त असतो अष्टावक्रांचे म्हणणे असे नाही कि ज्ञानी कर्म करत नाही किंवा तो आळशी व अकर्मण्यवादी असतो ज्ञानी मंदिरात मठात जातो एकांतात बसतो ज्यांनी त्याला ओळखले ते त्याची सेवा करतात असे नसून उलट तो कर्तव्य निष्ठ होऊन फळाची आकांक्षा सोडून सर्व कर्म करतो हेच कर्मातले सौंदर्य आहे हीच है। कर्मातली कुशलता आहे गीतेत म्हटले आहे की योगामुळे कर्मात कुशलता येते पैशाकरता व स्वतःच्या सुखाकरता कार्य करणाऱ्यांच्या कर्मात किती कुशलता असते ज्ञानी माणसाची कर्मे व अज्ञानी माणसाची कर्मे असा भेद करून अष्टावक्र म्हणतात की अज्ञानी माणूस जर तत्वबोध ऐकून कर्म करणे सोडून देईल तर त्याला मुक्ती म्हणता येणार नाही त्याला आळशी म्हणावी लागेल बाह्यत त्याग केल्यावर सुद्धा त्याच्या मनात संकल्प विकल्प इच्छा शंका कुशंका या राहतातच जोपर्यंत मनातले हे संकल्प शंका शांत होत नाहीत तोपर्यंत मुक्ती मिळणार नाही त्याविरोधात ज्ञानी माणसाचे सर्व विक्षेप शांत झालेले असतात म्हणून सर्व प्रकारची कर्मे करीत असताना सुद्धा तो अशांत होत नाही हीच कर्मातली कुशलता आहे जी फक्त योगी पुरुषच प्राप्त करू शकतात म्हणून जग सोडणे किंवा कर्मत्याग करणे म्हणजे मुक्ती नसून अज्ञान नष्ट करून चित्त शांत करून इच्छा वासना व अहंकार यांच्या विळख्यातून बाहेर पडणे म्हणजेच मुक्ती आहे अध्या अठरावा सूत्र एकूण साठावे सुखम असते सुखम शेते सुखमायातीच सुखम वक्ती सुखम भुंगते व्यवहारे अष्टावक्र म्हणतात शांतबुद्धीचा ज्ञानीपुरुष व्यवहारात सुखपूर्वक वावरतो सुखकारक वृत्तीने येतो व मृत्यू पावतो सुखाने सुखा बोलतो आणि सुखाने भोजन करतो मनुष्य बाह्यतः जो व्यवहार करतो ते त्याच्या मनात सुरू असलेल्या विचारांचे प्रतिबिंब असते अशांत मनाचा मनुष्य बसण्यात येण्या बोलण्यात अगदी जेवण करताना सुद्धा अशांत आणि अतृप्त असतो अशांती निर्माण करणाऱ्या विचारामुळे तो सुखाने खाऊ पिऊ शकत नाही किंवा सुखाने झोपू शकत नाही त्याला झोपही येत नाही व तो शांतपणे बसूही शकत नाही बसले बसले पाय हलवणे जेवण करताना अन्य गोष्टींकडे लक्ष जाणे चालताना इकडे तिकडे पाहणे पाय आपटत चालणे बोलण्यात तारतम्य नसणे ही सर्व चित्त अशांत असल्याची लक्षणे आहेत व्यक्तीच्या बाह्यवर्तनावरून त्याचे डोळे व चेहऱ्या यावरून त्याच्या आतल्या अशांतीची कल्पना येते अशा व्यक्तीला सुखी म्हणता येत नाही अष्टवक्र सांगतात की जो आतून शांत आहे तोच खाता पिताना येता जाताना बोलताना व सर्व व्यवहार करताना सुखाचा अनुभव घेतो अशांत चित्त असणारा कोणत्याही व्यवहारात सुख अनुभवू शकत नाही अध्या अठरावा सूत्र साठावे स्वभावाद्य नैवारिर्लोकव्यवहारिण महाल विवाक्षो महालदिवा क्षोभो गोभते अष्टावा क्रमांतर जो ज्ञानी पुरुष व्यवहारामध्ये सामान्य जनाप्रमाणे व्यवहार करत नाही आणि महा सरोवराप्रमाणे क्लेशून्य असतो तो शोभून दिसतो ज्ञानी व अज्ञानी दोघेही या जगात राहून सर्व व्यवहार करीत असतात परंतु अज्ञानी माणसाचे सर्व कर्म आणि सर्व व्यवहार त्याचा अहंकार वासना आणि इच्छा यांनी प्रेरित झालेला असतो व त्यामुळेच त्यातून दुःख निर्माण होते परंतु ज्ञानी माणूस कर्म करून सुद्धा त्यातून अलिप्त असतो केवळ क्रीडा केल्याप्रमाणे कर्म करतो फलाची आकांक्षा नसल्यामुळे त्या कर्मामुळे दुःख निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कर्म करण्यातच ज्ञानी माणसाचा आनंद सामावलेला असतो फा नसतेच पण अज्ञानी माणसाच्या कर्माशी इच्छा व फळाची आकांक्षा जोडलेली असल्यामुळे त्यातून दुःख निर्माण होते अष्टवक्र सांगतात की पुरुष, हा एखाद्या विशाल सरोवरासारखा शांतमनाचा असतो आणि क्लेशमुक्त असतो म्हणून सामान्य जनाप्रमाणे व्यवहार न करून सुद्धा सर्व प्रकारचे क्षोभ व क्लेश यातून ज्ञानीपुरुषाची ओप सुटका होते अज्ञानी तेच कर्म तोच व्यवहार करून दुःखी होतो व्यवहारात व कर्मात अधिकाधिक अडकत जाण्यामुळे केवळ दुःखात वाढ होते आध्या आठवा सूत्र एकसष्ट निवृत्तीरपी मूढस्य प्रवृत्ती रुपये प्रवृत्तीरपी धीरस निवृत्तीर फलदायीने अष्टावा म्हणतात मूर्ख मनुष्याची निवृत्ती सुद्धा प्रवृत्ती रूप होते परंतु धैर्यशील पुरुषाची प्रवृत्ती सुद्धा निवृत्तीप्रमाणे फलदायी ठरते प्रवृत्ती व निवृत्तीच्या स्वरूपाकडे लक्ष वेधीत या सूत्रात अष्टावक्र सांगतात की मूर्ख मनुष्य या ऐहिक जगातील सुखोपभोगाची साधने सोडून देऊन घरदार पत्नी मुले वगैरेचा त्याग करून जंगलात निघून जाईल हत्ती घोडे हिरे जरजवाहर महाल माड्या हे सर्व सोडून भगवी वस्त्रे घालून संन्यासी होऊन जाईल केस काढून मुंडन करून अंगावर भस्माचे पट्टे ओढून घेईल सुद्धा हे सर्व करण्यात त्याचा अहंकार वासना अज्ञान आणि मूढपणा असतोच त्यामुळे ही निवृत्ती नसून प्रवृत्तीच असते मी त्याग करतो मी हे करतो मी ते करतो ही प्रवृत्ती मी पणातून उद्भवलेली असते हे सर्व करण्यामागे काहीतरी मिळवण्याची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत ही प्रवृत्तीच आहे ज्याने घर सोडून आश्रम स्थापन केला संसार सोडून मोक्षाची इच्छा धरली अहिक सुखे सोडून स्वर्ग व मुक्तीची नवी वासना स्वीकारली यामुळे तो निवृत्त झाल्याचे भासू लागले तरी त्यातल्या वासनेमुळे ती प्रवृत्तीच आहे संसाराचा व्याप सोडून आता तो आश्रमाचा व्याप करेल तेथील कर्तव्य कर्मी करत बसेल संसारात जरी मानसन्मान मिळाला नाही तरी आश्रमात मानसन्मान प्राप्त करण्याची वासना जास्त तीव्र होईल म्हणून अशा व्यक्तीला निवृत्त म्हणता येणार नाही याविरुद्ध ज्ञानीपुरुषाच्या कर्मात इच्छा वासना आणि अहंकार नसल्यामुळे संसारातच राहून प्रवृत्त राहून तो निवृत्तीचे फळ प्राप्त करतो प्रवृत्ती किंवा निवृत्तीची कसोटी बाह्य विषय नसून आतील वासना आहे अध्या अठरावा सूत्र बासष्टावे परिग्रहेुभ वैराग्यम प्रायो मूढस दृश्यते दे विगलिता शास्य क्व अष्टावक्र म्हणतात मूढ माणसाचे वैराग्य ठरवण्यासाठी परिग्रहाची कसोटी वापरतात पण ज्याचे देहभान व देहाची आसक्ती गळून पडली आहे अशा ज्ञानी माणसाचे वैराग्य कसले व रागमयता तरी कसली म्हणजे अनुरक्ती तरी कसली वरील सूत्रातील प्रतिपादनाचाच धागा जोडून याही सूत्रात अष्टावक्र म्हणतात की परिग्रहाचा म्हणजे संपत्तीचा व तुम्ही ज्यांचा संग्रह केला आहे त्याचा त्याग म्हणजे वैराग्य नव्हे परंतु मूढ पुरुष धनसंपत्ती घरदार राज्य महाल माड्या यांच्या संग्रहाचा त्यागालाच वैराग्य समजतो किती संग्रहाचा त्याग केला अशी कसोटी ठरवून त्यानुसार वैराग्य छोटे की वैराग्य मोठे सौम्य का तीव्र हे ठरवलं जातं जास्त त्याग करेल तो जास्त वैराग्यशील मानला जातो पण काहीतरी मिळवण्यासाठी त्याग केला तर तो त्यागही नाही व वैराग्यही नाही तो केवळ स्वार्थ आहे किंवा वासना आहे तृष्ण आहे ज्यात काही प्राप्तीच्या इच्छेने क्षुद्र व कमी बाबींचा त्याग मूर्ख व मूढ माणसेच करत असतात राग व वैराग्य दोन्हीही अज्ञानच आहे याच्या उलट आत्मरूपात रममान झालेल्या ज्ञानी माणसाच्या या संसाराबद्दलच्या अपेक्षा नाहीशा झालेल्या असतात संसार संपत्ती सुख यांना तो क्षुद्र नाशवान व क्षणिक मानतो तो न आहे न विरागी आहे त्याला काही सोडावे लागत नाही कारण तो कशाचा संग्रह करत नाही जी व जशी स्थिती आहे तीच सुखाची मानून तो जगत असतो धनसंपत्ती असणे हे संसारी असल्याचे लक्षण नाही व त्याचा त्याग करणे हेही वैराग्याचे लक्षण नाही हा तर मूढ माणसांचा विचार आहे ज्ञानी माणसांचा नव्हे राग आणि विराग आसक्ती आणि उदासीनता या दोन्हींचा जन्म वासनेमुळे होतो जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत ज्ञानही मिळत नाही आणि मुक्तीही मिळत नाही साधू स्वस्थिरूपिणी अष्टावाक्र म्हणतात मूर्ख माणसाची दृष्टी नेहमी भावनेच्या व अभावनेच्या विचारात गुंतलेली असते परंतु शांती स्वरूप ज्ञानीपुरुषाची दृष्टी भावना किंवा अभावना याने युक्त असूनही त्यांच्या प्रती जणू अदृष्टी असल्याप्रमाणे असते अष्टावक्र सांगतात की मूढपुरुषाची वैचारिक दृष्टी नेहमी भावना आणि अभावना यांच्या विचारात अडकलेली असती त्याला नेहमी याचीच चिंता लागलेली असते की माझ्याजवळ आता किती आहे अजून किती कमी पडते आहे कोणत्या प्रकारे भरून काढता येईल कुणाला कसे फसवून कट कारस्थान करून बेईमानी करून जास्तीत जास्त पैसा कमावता येईल जे आहे त्याचा उपभोग कसा घ्यायचा याचा सदैव विचार सुरू असतो त्याची सारी बुद्धी सारी शक्ती यात काय आहे व काय नाही याच्या म्हणजेच भावाच्या व अभावाच्या विचारात गुंग असते यापेक्षा वेगळा विचार तो करूच शकत नाही घाणीच्या बैलाप्रमाणे तो ठराविक जागेतच एकाच खुंट्याभोवती गोल गोल फिरत असतो तो सुखाने जे आहे त्याचा उपभोग घेऊ शकत नाही व त्याचा त्यागही करू शकत नाही साप आणि मुंग्रमाणे त्याची स्थिती होती परंतु ज्ञानी माणसाची दृष्टी या दोन्ही विचारातून मुक्त असते काय आहे व काय कमी आहे याच्या या भावात्मक व अभावात्मक अशा दोन्ही गोष्टींची त्याला चिंता नसते या दोन्ही बाबींमधील मन काढून घेत जे आहे व जेवढे आहे त्यातच जो संतुष्ट असतो कारण या भावात्मक व अभावात्मक विचारांचा जन्म वासनेतून होतो ज्ञानी माणूस वासनाविरहित असल्याने या मर्यादा ओलांडून तो पुढे जातो परिस्थितीनुसार तो भाव आणि अभाव यांनी ग्रस्त तर असतो पण त्याचे मन व वैचारिक दृष्टी त्यावर कधीच पडत नाही अध्या अठरावा सूत्र त्रेसष्टाव्या भावना भावना सक्त दृष्टीर मूढसूपीणी अष्टावक्र म्हणतात मूर्ख माणसाची दृष्टी नेहमी भावनेच्या व अभावनेच्या विचारात गुंतलेली असते परंतु शांती स्वरूप ज्ञानी पुरुषाची दृष्टी भावना, भावना किंवा अभावना याने युक्त असूनही त्यांच्या प्रती अदृष्टी असल्याप्रमाणे असते अष्टावक्र सांगतात की मूढपुरुषाची वैचारिक दृष्टी नेहमी भावना आणि अभावना यांच्या विचारात अडकलेली असते त्याला नेहमी याचीच चिंता लागलेली असते की माझ्याजवळ आता किती आहे अजून किती कमी पडते आहे कोणत्या प्रकारे भरून काढता येईल कुणाला कसे फसवून कटकारस्थान करून बेईमानी करून जास्तीत जास्त पैसा कमावता येईल जे आहे त्याचा उपभोग कसा घ्यायचा याचाच सदैव विचार सुरू असतो